कंद पहिला सतरावा महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन सूत वाचो उवाच त्र गोमिथुनुन्यमान मनाथवत दंडहस्तम च वृषलम ददृशे नृपला सूत मनाले हे शोनका तेथे गेल्यावर राजा परीक्षिताला असे दिसले की एक राजाचा वेषधारण करणारा शूद्र हातात काठी घेऊन एक गाय आणि बैलाच्या जोडीला अशारी होता कि त्याचा कोणी त्यांचा कोणी वाली नाही कमलातील तंतू प्रमाणे शुभ्र रंगाचा बैल एका पायावर उभा राहून थरथर कापत होता आणि शूद्राच्या मारण्यामुळे दुःखी आणि भयभीत होऊन मूत्र त्याग करीत होता धार्मिक कृत्यासाठी दूध तूप असे आहुतीचे पदार्थ देणारी गाय सुद्धा शूद्राच्या वारंवार लता प्रहाराने अत्यंत दुःखी झाली होती एकतर अशक्त होती शिवातीचे तिचे वासरू ही तिच्या जळ नव्हते तिला भूक लागली होती त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते स्वर्णदृत रथात बसलेल्या राजा परीक्षिताने आपले धनुष्य सज्ज केले आणि धनगंभीर आवाजात त्याने शूद्राला विचारले अरे स्वतः बलवान असूनही माझ्या राज्यातील दुर्बल प्राण्यांना बलपूर्वक मारणार तू कोण आहेस एखाद्या नटाप्रमाणे राजाचा वेश तू धारण केला आहेस पण तुझे कृत्य तर शूद्रासारखे दिसत आहे अर्जुनासह श्रीकृष्णांच्या परमधामाला जाण्याने निर्जन स्थानात निरपराध्यांवर अशा प्रकारे प्रहार करणारा तू अपराधी आहेस म्हणून योग्य आहेस परीक्षिताने धर्माला म्हणजे बैलाला विचारले बिसतंतू प्रमाणे तुझा श्वेत आहे आणखी तीन पाय नसलेला तू एकाच पायावर फिरतोस हे पाहून मला फार दुःख होत आहे बैलाच्या रूपात तू कोणी देव आहेस काय पृथ्वी कूरवंश राज्य को प्राणाला दुखा ने अश्रुपात करता मी पाले धेनुपुत्रा तू आता शोक करू नकोस या शूद्रा भय बा नकोस गो माते मी दुष्टना शासन करना तू अश्रू ढाक जे कल्याण हे देवी ज्या राजाच्या राज्यामध्ये दृष्टांच्या उपद्रवामुळे सर्व प्रजात्रस्त झालेली असते त्या उन्मत्त राजाची कीर्ती आयुष्य आईश, ऐश्वर एवढेच काय परलोक ही नष्ट होत दुःखितांचे दुःख दूर करणे हा राजाचा परमधर्म आहे हा महादुष्ट आणि प्राण्यांना पीडा देणार आहे म्हणून मी आता याला मारून टाकतो हे सुरभिनंदना तू तर चार पायांचा पशु आहेस तुझे तीन पाय कोणी तोडले जे राजे श्रीकृष्णांचे भक्त आहेत त्यांच्या राज्यात कोणीही आपल्यासारखा दुखी असता कामा नाही हे वृषभा तुझे कल्याण असो मला सांग की तुझ्यासारख्या निरपराध साधिवृत्तीच्या प्राण्याचे अवयव तोडून कोणत्या दुष्टाने पांडवांच्या कीर्तीला कलंक लावला जो कोणी निरपराध प्राण्यांना पीडा देतो तो, तो कुठेही असला तरी त्याला माझ्यापासून अवश्य भय राहील दुष्टांचे दमन केल्याने साधूंचे कल्याणच होते जी उन्मत्त व्यक्ती निरपराध प्राण्यांना दुःख देते ती साक्षात देवता असली तरी मी त्या व्यक्तीचे बाजूबंद घातलेले हात तोडून टाकीन आपत्काल नसताना शास्त्रमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांना शास्त्रानुसार शासन करून धर्मानुसार वागणाऱ्या लोकांचे पालन करणे हाच राजाचा परमधर्म आहे <coughs> धर्म म्हणाला राजन दुःखितांना अभय देणे हे आपल्यासारख्या पांडूच्या वंशजांना योग्यच आहे कारण आपल्या पूर्वजांनी त्यांच्या या श्रेष्ठ गुणांमध्ये भगवान श्रीकृष्णांना वेगवेगळ्या वचनांनी मोहित झाल्यामुळे परमपुरुषाला आपण ओळखत नाही त्यामुळे संसार क्लेशांची कारणे उत्पन्न होतात कोणत्याही प्रकारचे द्वैत ज्यांना मान्य नाही ते स्वतःलाच स्वतःच्या दुःखाचे कारण समजतात कोणी प्रारब्धाला कारणीभूत ठरवितात तर कोणी कर्माला काही लोक स्वभावाला तर अन्य ईश्वराला दुखाचे कारण मानतात राजर्षे काही जणांचे तर निश्चयपूर्वक असे म्हणणे आहे की दुखाचे कारण तरकाने जाणले जाऊ शकत नाही आणि वाणीने सांगितले जाऊ शकत नाही आता यापैकी कोणते मत बरोबर आहे याचा तूच आपल्या बुद्धीने विचार कर <coughs> सुत म्हणाले ऋषी श्रेष्ठ शवनका धर्मात प्रवचन ऐकून सम्राट परीक्षेत अतिशय प्रसन्न झाला त्याचा खेद नाही धर्माचा <coughs> उपदेश करीत आहात आपण निश्चितच वृषरूगात असणारे धर्म आहात आपण आपल्याला दुःख देणाऱ्याचे नाव यासाठी सांगितले नसावे की अधर्म करणाऱ्याला जसा नरक प्राप्त होतो तसाच नरक चाहडी करणाऱ्यालाही प्राप्त होत किंवा असाही एक सिद्धांत आहे की प्राण्यांच्या मन आणि वाणीद्वारा परमेश्वराचा मायेचा स्वरूपाचे निरूपण केले जाऊ शकत नाही धर्मदेव सत्ययुगात आपले तप पवित्रता दया आणि सत्य असे चार पाय होते आता अधर्माचे अंश असलेले गर्व आसक्ती आणि मद यामुळे तीन चरण नष्ट झाले आहेत आता सत्य हा आपला चौथा चरणच फक्त शिल्लक आहे त्याच्याच बळावर आपण जीवित आहात असत्याने पुष्ट झालेले हे अधर्मिक कलियुग त्यालाही गिळंकृत करू इच्छित आहे ही गोमाता साक्षात पृथ्वी आहे भगवंतांनी हिच्यावरील प्रचंड भार नष्ट केला होता त्यांच्या अपूर्व सौंदर्याने युक्त अशा चरणचिन्हांमुळे ही सर्वत्र प्रेक्षणीय झाली होती आता हिचा भगवंतांपासून वियोग झाला आहे ही साध्वी अभागिनीप्रमाणे नेत्रातून अश्रू ढाळीत चिंता करीत आहे की आता राजाचे सोंग घेतलेले ब्राह्मण द्र शूद्र माझा उपभोग घेतील माझ्यावर राज्य करतील नंतर महारथी परीक्षिताने धर्म आणि पृथ्वीचे सांत्वन केले नंतर अधर्माचे कारण ठरलेल्या कलीला मारण्यासाठी त्याने तीक्ष्ण तलवार हातात घेतली आता हा मला मारून टाकणार हे कलीने जाणले आणि लगेच त्याने आपली राजचन्हे काढून ठेवून भयाने व्याकुळ होऊन परीक्षिताच्या चरणांवर मस्तक ठेवले परीक्षित मोठ्या यशस्वी दिनवत्सल आणि शरणागताचे रक्षण करणारा होता कलियुगाने आपल्या चरणांवर मस्तक ठेवले आहे हे पाहून कृपाळूपणे त्याने त्याला मारले नाही परंतु हसत हसत म्हटले परीक्षित म्हणाला तू हात जोडून शरणाला आहेस तेव्हा अर्जुनाच्या यशस्वी वंशातील कोणाही वीरापासून तुला भय बाळगण्याचे कारण नाही परंतु तू अर्धर्मा सहाय्यक असल्याने माझ्या राज्यात अजिबात राहू नकोस राजांच्या शरीरातील तुझ्या वास्तव्यामुळेच लोभ असत्य चोरी दुष्टता स्वधर्म त्याग दारिद्र्य कपट कलह दंभ आदी अन्य पापे वाढत आहे हे अधम सहायका म्हणून तु या तू यवर्त एक क्षण देखू नकोस कारण हे धर्म सत्याचे स्थानीय श्रीहरी यज्ञ रूप कर द्वारा पूजा यज्ञ करना कल्याण करता सर्वे अंतरियामी भगवान वायु प्रमाण समस्त चराचर जीवन आत आणि बाहेर निवास करून त्यांच्या कामना पूर्ण करीत असतात सूत म्हणाले परीक्षिताची ही आज्ञा ऐकून कली थरथर कापू लागला हातात यमराजासमान तलवार घेऊन मारण्यासाठी सज्ज असलेला परीक्षिताला ते म्हणाले कली म्हणाला हे सार्वभौम राजा आपल्या आज्ञेप्रमाणे जेथे कोठे मी राहण्याचा विचार करतो तेथे आपण धनुष्याला बांड लावून उभे आहात असे मी पाहतो हे धार्मिक श्रोमणी जे थेमी आपल्या आज्ञेचे पालन करीत स्थिरचित्ताने सांगावे सुत म्हणतात कलियुगाची विनंती मान्य करून राजा परीक्षिताने त्याला चार ठिकाणी राहण्यास दिले द्यूत मद्यपान व्यभिचार आणि हिंसा या स्थानात क्रमशः असत्य मद आसक्ती आणि निर्दयता या चार रूपात अधर्मनिवास करतो कलियुगाने आणखी ठिकाणे मागितली तेव्हा सामर्थ्यवान परीक्षिताने त्याला राहण्यासाठी सुवर्ण म्हणजे आणखी एक ठिकाण दिले अशा प्रकारे कलियुगाची असत्य गर्म कामवासना वैर आणि रजोगुण ही राहण्याची पाच ठिकाणी झाली अधर्माचे मूळ कारण असलेली असलेला कली परीक्षिताने दिलेले या पाच ठिकाणी राज्याचे पालन करीत राहू लागला म्हणून आत्मकल्याण इच्छिणाऱ्या पुरुषांनी या पाच ठिकाणांचा कधीही आश्रय घेऊ नये विशेषतः धार्मिक राजा प्रजेच्या लौकिकदृष्ट्या नेता धर्मोपदेश करणारे गुरु यांनी तर सावध राहून या ठिकाणांचा त्याग केला पाहिजे यानंतर परीक्षिताने तप शुद्धता आणि दया हे तीन चरण वृषरूप धर्माला जोडून दिले आणि त्याला आश्वासन देऊन पृथ्वीचे रक्षण केले परीक्षिताचे पिताभा राजा युधिष्ठिरानी वनात जाते वळी महाराज परीक्षिताला सिंहासनावर बसवले होते तोच येथे आता विराजमान आहे तोच परमयशस्वी सौभाग्यशाली चक्रवर्ती सम्राट राजर्षी परीक्षित यावेळी हस्तीनापुरात कौरवकुलाच्या राजलक्ष्मीने शोभत आहे हा अभिमन्यु पुत्रराजा परीक्षी अशा प्रभावशाली आहे त्याच्याच शासन काला सर्वजण या दीर्घकालचालणाऱ्या यज्ञाची दीक्षा घेतली आहे इथूतानभिमन्युसुतो नृपहा यश पालयत श्रोणी हयूय सत्य दीक्षिता श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिता प्रथमस्कंदे कलिनगृहो नाम सप्तदशोध्याय श्रीकृष्णापणस्त हरए नमा